सेल्फी स्वयंसेवक लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे लांब दांड्याला सेल्फोन अडकवून सेल्फ फोटो काढणाऱ्याचा मुखडा पाहिलाय तुम्ही एकदम आनंदी आणि विजयाचं समाधानी हसू चमकणारा युसेमिटी नावाचा अमेरिकेतलं राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क पाहताना असे स्वयं भेटतात तसंच नॅशनल पार्कमध्ये काम करणारे स्वयंसेवकही ठिकठिकाणी भेटतात त्यांना पार्क रेंजर म्हणतात या राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारच्या संपत्तीवर अवलंबून न राहता आपणहून स्वयंप्रेरणे मदतीचा हात पुढे करणारे हे स्वयंसेवक मदत केल्याचा आनंद निसर्गाचा मनसोक्त सहवास आणि आपल्याला आवडणारं काम करण्याचं समाधान यांच्या चेहऱ्यावर नेहमीच दिसतं अशाच एका स्वयंसेवक जोडप्याची गप्पा मारण्याची संधी मला मिळाली माईक आणि जॅनिस हे सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी वयाचे स्वयंसेवक गेली 15 वीस वर्ष ते स्वयंसेवक म्हणून काम करतात दोघेही कॅलिफोर्नियातल्या सॅन फ्रान्सिस्को जवळील बे एरियात वाढले जॅनिस दहा वर्षाचे असल्यापासून जवळच्या योसेमेटी मार्क पार्कला भेटी देऊ लागली दहाव्या वर्षीच तिनं आई वडिलांबरोबर योसेमेटी नॅशनल पार्कमधील हॅफ डोम या प्रसिद्ध शिखराचा सोळा मैलाचा साहस दौरा म्हणजे ट्रेक सुमारे दहा तासात पूर्ण केला जॅनिसच्या निसर्गप्रेमाची ही पहिली पायरी त्यानंतर हा ट्रेक तिनं आणखी चार वेळा केला आता तर हा जीवचा अवघा असा जखडला आता तर हा जीवचा अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो अशी महानोरांच्या कवितेत भेटणारी ही जानिस। दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि रशियात सैनिक म्हणून काम केलेला माईक तिला भेटला आणि एकोणीशे सत्तावन्नमध्ये त्यांनी विवाह केला माईकनं पत्रकार म्हणून काम सुरू केलं तर जॅनिस हायस्कुलात शिक्षिका म्हणून काम करायला लागले ते दोघे आणि यथावकाश त्यांची तीन मुलं यांचं निसर्गप्रेम त्यांना दरवर्षी योसमिटीला ओढून नेतच राहिलं योगायोगानं त्यांचा एक मुलगा नंतर जपानला गेला आणि दुसरा न्यूझीलंडला अर्थातच माईक आणि जॅनिसनं या दोन्ही देशांचा निसर्ग मनमुराद अवल अनुभवला माईकला सैन्यातल्या कामामुळे रशियन येते त्यामुळे न्यूझीलंड नंतर दोन वर्ष आपापल्या कामातून सुट्टी घेऊन हे दोघं रशियातला अनुभव घेण्यासाठी तिथं जाऊन राहिले त्याच्यानंतर क्रोशिया स्विस आर्ब्स पॅन्टागोनिया दक्षिण अमेरिका स्पेन असे अनेक निसर्गरम्य देश या जोडीनं पालथे घातले ट्रॅव्हल बग बाईट यू जॅनिसने आपल्या चिरप्रवासी वृत्तीचं हसत हसत वर्णन केलं खिशात फारसे पैसे नसताना आणि तीन मुलांचा संसार सांभाळून आपला प्रवासाचा छंद सांभाळायचा म्हणजे काही स्वस्त आणि मस्त युक्त्या कराव्याच लागतात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची युक्तीही त्यांना अशीच सुचली दोघांना जेवढा निसर्गप्रिय तेवढं संगीतही मग जॅनिसनी काय केलं तर सॅन फ्रान्सिस्कोमधल्या एका ऑपेरा थिएटरमध्ये संध्याकाळचं स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलं थिएटरचे महागडे का कार्यक्रम विनामूल्य ऐकण्याची सोय झाली यातून काही दक्षिण अमेरिकन आणि काही स्पॅनिश मित्र मिळाले आणि त्या देशात स्वस्थ राहण्याच्या सोयी समजल्या अशा तऱ्हेनं माईक आणि जॅनिसला निसर्गप्रेम संगीत प्रेम आणि प्रवास प्रेम एकत्र साधता आलं एकोणीसशे सत्तरच्या सुमाराला माईक आणि जॅनिस योसेमिटी असोसिएशनचे सभासद झाले आणि त्यांच्या प्रकल्पात भाग घ्यायला लागले तिथला साठ मैलांचा सा आणि सात दिवसांचा सा एक साहस दिवरा म्हणजे हाय सियार आर ट्रिप या जोडप्यानं केला बरोबर तीस लोक होते आणि त्यांचा नेता होता एक पार्क रेंजर म्हणजे स्वयंसेवक त्यातून या जोडप्याला पार्क रेंजर म्हणून स्वयंसेवक गिरी करण्याची प्रेरणा मिळाली पत्रकार माईकच्या निसर्ग प्रेमाच्या बहराने त्याला फुलांचं वेड लावलं आणि त्यानं बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्राचे धडे गिरवले आणि मग तो त्याबद्दलचे लेख त्याच्या वृत्तपत्रात लिहायला लागला आपापल्या पोटा कामातून जरा सवड झाल्यावर आणि मुलांची जबाबदारी कमी झाल्यावर माईक आणि जॅनिसनं पार्क रेंजर म्हणून कामाला सुरुवात केली महिन्यातून बारा ते दिवस दिवसपर्यंत सुद्धा ते काम पार्क पार्कमध्ये स्वतःचा तंबू ठोकायचा अगं आठवड्याची पाच जेवणं रोज विनामूल्य स्नानाची सोय आणि दिवसाला दहा बारा ड डॉलरचे मानधन यावर मजेत राहता येतं असं माईकनं सांगितलं मग तुम्हाला प्रशिक्षण वगैरे मिळतं का प्रशिक्षण छे फक्त एक तासाचं बाकी सगळं ऑन जॉब ट्रेनिंग ज्यानेच हसत हसत म्हणाली म्हणजे उदाहरणार्थ हाइकिंगची माहिती देण्याची कामगिरी असली तर ऑफिसमध्ये येणाऱ्या माणसांचे पाय पाहायचे आणि ते कुठल्या वेळेला उगवले ते बघायचं पायात चपला असल्या आणि वेळ दुपारची असली तर आपलं थोडक्या अर्ध्या मैलाच्या चिमुकल्यासहज सफरीचा सल्ला द्यायचा अगं हे सुस्तच आप त्यालाच म्हणतात ऑन जॉब ट्रेनिंग तेव्हा हे सेल्फ लर्नेड सेल्फी स्वयंसेवक प्रवास मार्गदर्शन केंद्रात कला दालनात नेचर वॉक मार्गदर्शक म्हणून रानझोडपांचं संरक्षण किती महत्वाचं याबद्दल लोकजागृती करणारा व्याख्याता म्हणून अशी विविध प्रकारची स्वयंसेवा करतात आणि हे सगळं करत असतानाच लोकांना काय ऐकायला आवडतं काय नाही याचासुद्धा अंदाज येतो त्यांना काय जमतं हे माहिती नसल्यामुळं सूचना देताना मात्र काळजी घ्यावी लागते म्हणजे हायकिंगचं मार्गदर्शन करायचं असेल तर आय रेकमेंड यू दिस ट्रेल असं म्हटलेलं त्यांना आवडत नाही त्याऐवजी आय लाईक टू डू धिस ट्रेल यू विल लाईक इट असं म्हणायचं म्हणजे उगाच तुला हे जमणार नाही असा सपकारा मारण्याऐवजी याच्याऐवजी ती वाट घेतलीच ना तर तुला छान छान फुलं भेटतील असं गोड हसून सांगायचं किती जॅनीस यशोमितीशिवाय आणखी काही राज्य उद्यानातही म्हणजे स्टेट पार्क्समध्ये माईक आणि जॅनीस काम करतात तिथं मात्र प्रशिक्षण जास्त मिळतं नव्वद तास प्रशिक्षण ट्रेकिंगसाठी फिल्ड ट्रिप्स म्हणजे अभ्याससहली दरवर्षी उजळणी वर्ग महिन्यातून एकदा स्वयंसेवक मिळावा अशा शिकण्याच्या अनेक संधी मिळतात हे सगळं शिक्षण उत्साहाने घेणाऱ्या माईक आणि जॅनिसचा आणखी एक छंद मला समजला तो म्हणजे नवं काही शिकण्याचा स्वयंसेवक म्हणून काम करताना आपल्याला नित्य नवादीचं जागृतीचा अशी संधी मिळते आणि आपलं जीवन किती समृद्ध होऊ शकतं हे माईकशी बोलताना पुन्हा एकदा मनात अधोरेखित झालं इतक्या सगळ्या वर्षात जानिसला एकच वाईट अनुभव आला बोरेगा स्प्रिंग्ज या स्टेट पार्कमध्ये एक बाई तणतणत आली आणि तिला म्हणाली इथं झरा कुठेच नाही मग ह्याचं नाव बोरेगा स्प्रिंग कशाला ठेवलं नाव बदला उग्गाच तडमडत आलो आम्ही इथं इत्यादी इत्यादी स्वयंसेवकाची बुद्धी चांगली असावी लागते हे माझं प्रशिक्षण करणारी ही त्या बाईची आठवण असं जॅनेसनी सांगितलं ऐंशी वर्ष उलटून गेल्यावरही आणि आयुष्यभर मुलांच्या हायस्कुलात शिकवूनसुद्धा जॅनिसची तब्येत खणखणीत असण्याचं तिचं रहस्य म्हणजे तिची सणसणीत विनोदबुद्धी निसर्गाचं नातं संगीताचं प्रेम आणि नवीन शिकण्याचं परकर्यापोरीचं औत्सुक्य सेवक म्हणून काम करताना कधी कधी लोकांना आपण खूप काही आश्वासनं देतो मग ती पुरी करताना चांगलीच तारांबळ उडते नाही कसं म्हणायचं ते समजत नाही हाऊ टू से नो इज अन आर्ट ॲफ्टर ऑल हे सगळं मान्य करूनही या दाम्पत्यानं स्वयं हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो हे ओळखून स्वतला काय आवडतं ते समजावून घेऊन स्वतःसाठी जगण्याचे हे प्रयोग केले आहेत सेल्फीला हेतुची चौकट दिली हेतूचं भान असलं की खारीच्या अगदी पाठीला चिकटलेल्या वाळूच्या कणालासुद्धा अर्थ येतो हे तर आपले साक्षात बाबा आमटे म्हणजे साक्षात स्वयंसेवकांचे से आदर्श म्हणून गेले स्वयंसेवक होण्याचा माईक आणि जॅनिसचा निर्णय स्वयंप्रज्ञेतून आलेला म्हणूनच त्यांच्या छबीवर दिसते की न प्रसन्नता आणि विजिगीशू समाधान